पुस्तकाचे नाव शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे रात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय संध्याकाळचे चार पाच वाजनेची वेळ होती सुटी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरीच होतो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधरांकडे नाही तर बन्या वरवडेकरांकडे जाईन गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर बाळदाच्या कवाडी पुढे एक महारीण बसली आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती महारीण आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मुळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन जा आई लोकांनी बघितले तर मला हसतील मला मारायला येतील कावकाव करून नुसते खायला येतील मला खरेच जाऊ असे मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली आईचे म्हणणे ऐका आई वयाचे एवढे मला ठाऊ मी गेलो मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखविले मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले का डोक्यावर का द्यायला हवी आहे मुळी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मुळी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिलं तर मारतील मला नको रे दादा जा बाबा कोणी येईल महारवाड्यातून वरण घेऊन तो देईल डोईवर अशी ती गयावया करून विणू लागली अग मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली अरे शाम ती महारीन ना अरे तिला शिवलाच काय एवढ्यात इंग्रजी शिकून सायम झालाच वाटते भाऊरावांना सांगितलेच पाहिजे श्रीधर भट कोटूंशी अकस्मात उगवले व मला बोलू लागले इतक्या शब्द ऐकून शेजार घर ओसरी पर बसले दुसरे गृहस्थ ही बाहर आले श्याम अगति चेवला आतो अरे कालतंत्र तरी अलू लगे मी तटले मी घरी जाऊन अंघोल करना तसा घरी शिरु का घर बाटलना नहीं हि मतारी कति वेल थी काळंक होईल तिला जायला नदीतून जावायचे आहे तिला मी स्नान करणार आहे स्नानातशुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून गेलो मी घरी आलो आई म्हणाली म्हातारीला आपल्याकडे चाक मार कोठे लांब जाईल गोयला घेऊन पुन्हा पडायचा एखादा आपल्याकडची फाटीही सरली आहेत जा हाक मार तिला ए वाली अग इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडातून ती आत आली आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले ती कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले म्हातारे आजारी आहेस का भय मै ताप लई ये काटाला हो? हव हो ना अशी ती दुपारचा भात उरलेला शिळा शिड़ा जाला है देव का आईने विचारले, द्या आई देव तुम्स भलव करो दुनियेत गरीबा दुनिये कुनवाणी मातारी बोल आई आईने भात पत्रवाड़ी वाला व मी तो दिला अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला वायचं पाणी घालताय दादा ती मला म्हणाली पाणी आणून मी दूर तिच्या ओंधळीवर घातले पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली चल शाम तू आंघोळ कर आईने सांगितले आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली आंघोळ करून मी घरात गेलो मी आईला म्हटले आई मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना त्या दिवशी मी नाही एक गरीब महारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो आम्ही मांडवात जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रह होत होता भास्कर भटजींनी इतका आग्रह झाला की ते रागावून उठायला लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसविले परंतु बाहेरच्या त्या महारिणीला कोणी काही घातले नाही ती उन्हा तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते वाळ्याचे पाणी वाढत होते परंतु ती गरीब महारीण ओरडत होती घास घाला हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही एवढेच नवे तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव माहीत नाही ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते ते वाडित होते ते एकदम मांडवा बाहेर गेले व त्या महारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाली नाहीत जेवणे झाल्यावर येऊ मागायला आध ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसले तुम्ही अलीकडे मांजलीत महारडी निक का मारू वाहन फेकून असे म्हणून आई त्या धारी मनुष्याने खरेच वाहन उचलली नको रे दादा नको रे मारू जाते रे दादा असे म्हणत ती निघून गेली हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात दुसऱ्याचे जोडे पुसतात यांची या आपल्या गावात आयट व मिजास मगाची ती महारीण नाही का म्हणाली गरीबाला कोणी नाही तेच खरे उद्या जर एखाद्या महाराजचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोहळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील त्याच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच काग यांचा धर्म हाच काग यांचा देव हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही पायात पायतणे घालून ती सोहळी ही मुकटे कत हातात घेऊन खुशाल जातात परंतु ही वाहना ज्याने यांना पायात घालाव्यास दिली तो मात्र घाणेरडा त्याची सावलीही नको आई हे कसे ग हे कसे सोवळे हा का धर्म देवाला हे आवडेल काग, एक पैसा तेवढा यांचा देव नाही आई म्हणाली बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो त्या पंढरीनाथाची गोष्ट सांगतात ना सांगता ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत परंतु पुढे ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी वर्हाड देशात आणि खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळवला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले कुणाच्या घरी ते गेले होते तेथे त्यांना बसावयास पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला व म्हणाले तात्या हा पाठ मला नाही तुम्ही दिलात माझ्या पैशाला दिलात माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देतात मनुष्याला मान देत नाही मनुष्याच्या हृदयातील देवाला नमस्कार करीत नाहीत हृदयातील श्रीमंतीस मान देत नाहीत तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत श्याम ते असे म्हणाले महारामांगांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महार मांग ठरू शाम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी घरी येऊन आंघोळ करावी कारण समाजात राहावायचे आहे समाजाच्या निंदेला तोंड द्यायचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे पापी तर आपण सारेच आहोत खरेच पापाहून पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निढाळ्याच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महार मांगच अधिक पुण्यवान आहेत नाही आई मी विचारले श्याम आपले ते विठनाग शेत आहे ना ते खरे महाराचेच आहे मला सोने माहीत आहे काहीतरी पूर्वी आदमन गल्ला दिला होता त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले अरे आपणच देवाघरी पापी ठरू आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी देव विठू महार नव्हता काग झाला महार म्हणजे घानेरडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे घेतले डुकराचे घेतले सिंहाचे घेतले यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणाच्या देहात आहे माशाच्या आहे महाराच्याही आहे देव गजेंद्रासाठी धावतो घोड्यांना खाजवतो गाई चारतो त्याला कुबजाही आवडते व शबरीही प्रिय आहे त्याला गुहकोळी आवडतो जटायू हा पक्षी आवडतो हनुमंत हा वानर आवडतो श्याम देवाला सारी प्रिय आहेत आपण त्याची तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु श्याम ज्याप्रमाणे आपल्या आई आईबापावर बहीण भावावर प्रेम नाही तो महारावर मांगावर करील का आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा मग एकनाथाप्रमाणे महाराजच्या मुलीशी पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल प्रेम हृदयात मावत से झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते शाम मी तुला काय सांगणार देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात मला तरी विडीला काय कळते तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल आई मजवळ बोलता बोलता देवे लागावायची वेळ झाली मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो मित्रांनो आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे, हे लक्षात धरूया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार माझ्या भारतीया देव मुळी नुरला सगळा अंधार रे भारतांतरी भरला मा भारतीया देवमू नुरला नाही दया स्नेह तिथे देव का अे बंधु भाव तीर प्रभु कसा वसे देव मंदिरी ना देव अंतरी ना देव तो अजिमेला भारतीया देवमू नुरला